पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण एकाहत्तरावे भिन्न मार्ग कोणती एखादी घटना घडून आल्याकारणाने हिंदुस्थान व ब्रिटन यांचे मार्ग वेगवेगळे झाले असे म्हटले तर ते समुचित ठरणार नाही कारण जोपर्यंत इंग्लंड ही जेथे राष्ट्र व हिंदुस्थान हे जित राष्ट्र म्हणून मानण्यात येत असेल तोपर्यंत त्या दोघांचे मार्ग भिन्न असणे अपरिहार्यस ठरते आणि ते तसे होतेही जीत व जेत्यांचे संबंध जबरदस्तीवरच आधारलेले असतात आणि जेथे जबरदस्ती आहे तेथे हात मिळवणी होणे असंभाव्य असते अशा परिस्थितीत प्रभू राष्ट्र जीत राष्ट्राला लोह लोहदंडांनी बांधून आपल्या मागोमाग फरफडत दरी नेत अथवा जित राष्ट्र तो लोहदंड तोडून तरी टाकत यामुळे आमचे याम मार्ग सदैव भिन्नच राहिल आहेत आणि रस्ती खेळ सतत चालू आहे कधी हा संघर्ष मानसिक व शाब्दिक स्वरूपाचा तर कधी उघडबंडाच्या स्वरुपाचा असतो अठराशे सत्तावन्नमध्ये रक्तमय उठाव झाला आणि अमानुषपणे त्याला दडपण्यात आले तदनंतर बाह्यातकारी दिसत नसला तरी संघर्ष कायमच होता कटू आणि अखंड असा संघर्ष चालू होता राष्ट्रीय संघटनेच्या स्वरुपात तो प्रकट झाला त्याचे प्रथमचे उद्गार मवाळ असले तरी उत्तरोत्तर जनतेचे हृदगत तो प्रकट करू लागला तेव्हा त्याच्या शब्दांना धार येऊ लागली जे त्याच्या विरुद्ध शांततेचे एक बंड उभे राहिले हिंसेचा त्याग केलेला असला तरी पूर्वीच्या कोणत्याही बंडाहून ते अधिक व्यापक व सामर्थ्यवान होते हिंदुस्थानामधील कोट्यावधी जनता आपल्या चिरकालीन दास्याचा दारिद्र्याचा व पिळवणुकीचा वीट आल्यामुळे भय दूर सारून आणि साम्राज्यशाहीच्या डोळ्याला डोळ्या भिडवून स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी खडी झाली जनतेच्या चळवळीत अनेक भरत्या ओहट्यांचे काळ नाना कष्ट व नाना दुःख तिला सोसावी लागली पण तिने पाऊल मागे घेतले नाही निरनिळ्या चळवळ चालूच राहिली इकडे सर्व नाशाच्या गर्तेकडे जग धावत सुटले होते हिंदुस्थानच्या प्रश्नांना व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले आणि जागतिक प्रश्नांचा व त्यांचा संदर्भ जोडायला अशा रीतीने आमची दृष्टी व्यापक व गाढ बनली असली आणि भविष्याचा वेध ती घेऊ लागली असली तरी हिंदुस्थानातील प्रश्नाचे राष्ट्रवाद विरुद्ध साम्राज्यवाद असे जे ऐन स्वरूप होते ते कायमच राहिले स्वातंत्र्या वाचून जगातील उलाढालीत भाग आम्हाला शक्यच नव्हते आणि साम्राज्यवादाला चिकटून राहणाऱ्यांनी जगात स्वातंत्र्य व लोकशाहीचा डांगोरा पिटावा हा दांभिकपणाचा व कुटचेष्ट्रकार आहे असे आमच मत होते फॅसिझम व नाझीवाद यांची आम्हाला शिसारी होती युरोपमध कहर उसळला होता त्याचा फार दृढसा परिणाम हिंदी लोकांवर झाला पण हिंदुस्थानात पाहिलेल्या अत्याचारांचाही आम्हाला विसर पडला होता असं नाही आमच्या दक्षबांधवांना रोजच्या रोज सहन करावा लागणारा अपमान व पिळवणूक आमच्या डोळ्यानं दिसत नव्हती अथवा त्याची कळ आमच्या अंतकरणात जाऊन भिडत नव्हती असंही नाही नाझीवाद व फॅसिझम हे वाईट आणि साम्राज्यवाद तेवढा भला असला शहानपणा आमच्यापाशी नव्हता युरोपात युद्ध पेटले पण इकडे हिंदुस्तान युद्धमान राष्ट्र म्हणून घोषणा झाली हिंदी जनतेच्या नेत्यांना फुकटचे एका शब्दाने देखील विचारण्यात आल नाही राष्ट्रसभा ही अनाधिकृत संस्था मांडली तरी मध्यवर्ती विधिमंडळ आणि प्रांतिक स्वातत्ता उपभोगणारी प्रांतिक सरकारे तर विद्यमान होती की नाही पण त्यांना काही सांगितले नाही की त्यांचे मत कोणी पुसले नाही स्वातंत्र्य व लोकशाहीच्या नावाने दुनियेत एकच कालवा सुरू झाला कानाला तो जयघोष चोखट वाटत होता पण हे आवाज पूर्वी आमच्या कानांवरून गेलो होते आणि त्यांचे फळ काय मिळत ती आम्ही चाकल होते सहजासहजी आम्ही गळात अडकणे शक्य नव्हत आम्ही सावधपणे वागत होतो वारंवार बजावून सांगितल असताही आमच्या टाळक्यावर युद्धाचा हा बोजा लादण्यात आल्यामुळे तर आम्ही अधिकच दक्ष झालो होतो हे स्वातंत्र्य व ही लोकसत्ता आमच्यासाठी आहे की फक्त युरोपात व युरोपच्या परिसरात राहणाऱ्या देवदेवतांसाठी आहे हिंदुस्तानात अथवा जगात कोठेही साम्राज्यवाद म्हणून शिल्लक राहणार नाही असा याचा अर्थ खरोखर आहे काय आम्ही ब्रिटिश सरकारकडे विचारणा केली स्पष्टीकरण करा म्हणून सांगितले हे हा की आम्हाला मार्गनिश्चय करता यावा पण आमची विचारपूस त्यांना गैरलागू आहे उद्धडपणा आहे असे वाटले त्यांनी जी उत्तरे दिली त्यावरून लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता इच्छा त्यांच्या ठाई नव्हती इतकं हिंदुस्थानातील साम्राज्यशाही चौकट नष्ट होण्याचा संभव नव्हता असं दिसून आल स्वतःसाठी राष्ट्रसभन काहीच मागित नव्हत वरिष्ठ नोकऱ्या तिला नको होत्या त्या हव्या असत्या तर न मागताच असता हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा व्हावी आणि लोकप्रतिनिधींची घटना परिषद भरण्यात येऊन तिच्यामार्फत सर्व अल्पसंख्याकांना संरक्षण देणारी स्वतंत्र हिंदुस्थानची घटना बनवावी अशी राष्ट्रसभी मागणी होती हिंदी जनते ज्या मनाची व बुद्धीची उडाटण सुरु होती नाझी वा द फॅसिझम यांच्याविषयी तिला भयंकर चिटकरा होता त्यांना यश मिळावे अशी काही जनतेची इच्छा नव्हती नवी दुनिया निर्माण करण्यासाठी खऱ्या स्वातंत्र्यासाठी हे युद्ध चालू आहे अशी जर हिंदुस्थानची खात्री पडली असती तर त्यांनी आपले सारे बळ एकटून युद्धात उडी घेतली असती पण साम्राज्यशाहींचा सा, आणि आमचा परिचय फार दिवसांचा कित्येक पिढ्यांचा आम्ही परस्परांना पुरे ओळखून होतो परस्परांच्या मनात अंदेशा होता एकमेकांविषयी वीट आलेला होता वैमनस्य पिळवणूक कटुता वचरभंग दुही लावं फाटाफुटींना दिलेले उत्तेजन आणि देशाची शकले पाडण्याचे प्रयत्न यांनी भरलेल्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासाची पार्श्वभूमी होती ही सर्व विकणे बाजूस सारणे या सर्व अड्या दूर करणे सोपे काम नव्हते तरीही आम्ही हे सारे करावयाचे ठरवले परंतु जनतेला काहीतरी एक जोराचा धक्का दिल्याशिवाय एक आनंदाची लाट उठविल्याशिवाय हे पक्के झालेले गृह घालवण्याचा नुसता प्रयत्न करणे देखील अशक्यप्राय होते हिंदुस्थानातील सारे वातावरण बदलून टाकील व शंका कुशंका लयास नेईल अशी काहीतरी गोष्ट वावायस हवी होती स्वातंत्र्याची घोषणांनी संदिग्ध शब्दात केली असती आणि राज्यकारभार लोकमतानुसार करण्याची तरतूद ताबडतोब केली असती तर हे घडून आले असते त्याच्या अभावी युद्ध प्रयत्नाशी स्वखुशीने सहकार्य करण्यास जनतेला प्रवृत्त करणे हिंदुस्थानातील कोणाही व्यक्तीला वा गटाला शक्य होते ना आजकाल युद्धानं जनतेचा पाठिंबा अवश्य असतो हुकुमशाही राष्ट्रात देखील अखंड प्रचार चालू ठेवून जनतेची उत्सुकता नहमी खडी ठेवतात जनतच्या मनात दुष्टावा अथवा ब्री असली तर धंदेवाईक फौजेला देखील धडपणी युद्ध चालवता येणार नाही युद्ध व्यवस्थितपणे चालविण्याचा संकुटित दृष्टिकोन घेतला तरीसुद्धा प्रातिनिधिक सरकार आवश्यकच ठरले असत साम्राज्यशाही ही जनतला वेटीला धरू शक जनतेची संमती वा सदिच्छा समाधान करणे तिला जमणार नाही वायसराय राय व वा ब्रिटिश सरकार यांनी आम्हाला रोकार दिल्यावर आमचा मार्ग स्पष्ट झाला प्रांतातील राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले प्रांतातील प्रातिनिधिक कारभार संपला विरुद्ध असणारे ब्रिटिश सरकारची हुकूम मानण्यास मंत्रिमंडळे व विधीमंडळ तयार नव्हती इंग्लंडमधील जुन्या काळाचा राजा व विधीमंडळातील संघर्षच नव्या स्वरुपात येथे सुरु झाला राज्याच्या ऐवजी येथे व्हाईस व गव्हर्नर होते व विधीमंडळे जनेच्छेची प्रतिनिधी बनली होती दूर बसून राज्य करणाऱ्या राजाच्या व त्याच्या मंत्र्यांच्या आदेशांचा प्रतिकार अमेरिकेच्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यभूमी नागरिकांनी केला व दीर्घकालपर्यंत लढा केल्यावर आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यात त्यांनी यश मिळवले असा इतिहासाचा दाखला आहे परंतु हिंदुस्थानात काय परिस्थिती होती नव्या जगाच्या उदयकाली स्वातंत्र्य व लोकसत्ता यांचे जयघोष सुरू असता जे काही अल्पस्वल्प प्रातिनिधिक सरकार देशात नांदत होते तेही गुंडात आले व्हाईसराय सर्वाधिकारी बनला कायदे कानुनच्या बाबतीत कर्तुबक तुरम सत्ता गाजवावी लोकांवर कर बसावा त्यांना वेठी धरावे कोणत्याही प्रातिनिधिक संस्थेला एका शब्दाने विचारण्याचे कारण नाही पार्टीशी बहुसंख्य प्रतिनिधींचे बळ असूनही राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले हे करे पण व्हायसरायचे आदेश अथवा ब्रिटिश सरकारची नीती त्यांना मान्य नव्हती हे त्यांच्या राजीनाम्याचे कारण होते व्हायसराय अथवा गव्हर्नर यांना विधीमंडळी बरखास्त करून नव्या निवडणुकी करता आल्या असत्या परंतु नव्या निवडणुकी केल्या तर राजीनामे दिलेल्या राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांना परत प्रचंड पाठिंबा मिळेल याची त्यांना पूर्ण जाणीव होती इतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्या कारणाने मंत्रिमंडळ बनवता झाले नसते अत एव व विधीमंडळ बरखास्त करणे निवडणुकी बंद ठेवणे आणि सारी सत्तासूत्रे स्वतःच्या हाती घेणे याविना व्हाईस राहिला काय किंवा गव्हर्नरला काय दुसरा मार्ग चोरला नव्हता जनता व विधीमंडळ एका बाजूला व राज्याचे प्रतिनिधी दुसऱ्या बाजूला असा स्पष्ट सामना होता mm. कोणत्या एका पक्षाने दुसऱ्याला चिरडावे अथवा स्वतः घ्यावी असा तो बिंतोड प्रसंग होता विधीमंडळानं दडपण्यात आले नेव्हिल चेंबरलॅनने पार्लमेंटचा विश्वास गमावल्यावर ते बरखास्त करून वट हुकुमाने राज्य करण्याचा सल्ला राजाला दिला असता अथवा अध्यक्ष रुझवेलने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे व सिनेटचे मत अवमानून वटहुकुमाने आपलीच सर्वाधिकारशाही प्रस्थापित केली असती तर जसे झाले असते तसाच हा प्रकार झाला सर्वाधिकारशाही व हुकुमशाही यांच्या निषेधाचा बकवा सर्वत्र चालू आहे या दोन्ही सत्ताप्रकारांचा निषेध इंग्लंडचे राज्याधिकारी तार स्वरात करीत असतात पण हिंदुस्तानकडे पाहिले तर येथे हुकुमशाही व सर्वाधिकारशाहीच माजलेली दिसून येते आमच्यापुढील मार्ग स्पष्ट होता तरीही आम्ही संयम राखला आमच्यातील अनेकांचा आमच्यावर रोज झाला आणि अनेक साथी राष्ट्रसभेची भूमिका समजावून सांगितल्याच्या अपराधावरून बंदी पडले तरीही आम्ही पाऊल उचल नाही कारण या ऐनकसोटीच्या वेळी तरी इंग्लंडच्या सरकारातील काही प्रगतिवादी व मजूरपक्षीय सदस्य साम्राज्यवादाच्या मगरबिडीतून आपली सुटका करून घेतील व बोलल्याप्रमाणे चालतील अशी वेड़ी आशा आम्ही मनाशी बाळगून होतो नाझी सत्ताधारांना आमच्याकडून कोणतेही प्रोत्साहन मिळू नये अशी आमची इच्छा होती युरोपवर अथवा अन्य कोणत्याही देशावर त्यांचे प्रभुत्व स्थापन व्हावे ही कल्पना आम्हाला दुःखदायक वाटे गुलामगिरीच्या आगीत आम्ही होरपडले असल्याकारणाने इतरांना तिचे सटके कसे बसतील याची आम्हाला कल्पना होती नाझींचे वंशविषयक विचार अथवा वंशविषयक अत्याचार जगात दुसऱ्या कोणाला नसले तरी निदान आम्हाला तरी असह्य होते हॉलंड व बेल्जियमवर हे आकाश कोसळले फ्रान्सची जी दुर्दशा उडाली त्यामुळे आमचे चित्त हिलावून गेले होते इंग्लंड संकटाच्या तोंडाशी उभे होते अशा अशावेळी त्यांची स्थिती अधिक बिकट करावी असे आम्हाला वाटेनं इंग्लंडच्या शास्त्रावर्गाने आमच्यावर अन्याय केले असतील तिच्या साम्राज्यवादाने आम्हाला भरडून काढले असेल पण इंग्लंडमधील जी जनता धैर्याने संगडाशी झुंज खेळत होती तिच्याविषयी आमच्या मनात वैर्भाव नव्हता हिंदुस्थान व इंग्लंड या उभयताना गौरवास्पद व हिताव ठरेल असा मार्ग ओढकण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला आम्ही नव्या सूचना मांडल्या रामगडच्या अधिवेशनात आम्हाला जो आदेश देण्यात आलेला होता त्याही पलीकडे आम्ही गेलो हिंदुस्तानच्या संरक्षणास्तव संघटना करण्याचे व युद्ध सहाय्य करण्याचे आश्वासनही आम्ही दिले पण या गोष्टी स्वतंत्र राष्ट्र म्हणून हिंदुस्तानच्या कोट्यवधी जनतेच्या सहाय्यानेच करणे आम्हाला शक्य झाले असते म्हणून स्वातंत्र्य जाहीर करून एकाच पक्षाचे नव्हे तर सर्व पक्षांचे प्रातिनिधिक असे तात्पुरते राष्ट्रीय सरकार बनवणे आवश्यक होते आणि हे करावायचे तर साम्राज्यवादी चौकट नष्ट केलीच पाहिजे हि मूलभूत तत्व मान्य करावयास हवे होते व्हायसर व ब्रिटिश सरकार यांनी आम्हाला व देशाला चक्क नकार दिल आह फ्रान्सची घटका भरत आली होती तेव्हा इंग्लंड व फ्रान्सचे संयुक्त राष्ट्र बनवाव असे सुचवण्याची धडाडी ब्रिटनच्या राज्यकर्त्यांनी दाखवली ती सूचना चकित करणारी अशी होती पण तोपर्यंत वेळ टळून गेलो होती तथापि वेळ आलीच तर मळलेली वाट सोडून निराळ्या वाटेने पाऊल टाकण्याची हिंमत ब्रिटिश सरकारमधे आहे हे त्यावरून दिसून आले परंतु हिंदुस्थानातल्याप्रमाणे त्यांचे हितसंबंध जेथे गुंतलेले आहेत तिथे जोर बेतले असले आणि युद्ध अंगलट घेऊ लागले असले तरी जुन्या चाकणीतून बाहेर पडण्यास ते तयार होत नाही साम्राज्यशाहीमुळे त्यांना जे विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यांचा त्या युद्धप्रसंगी आपली बाजू बळकट होईल हे उघड दिसत असताही त्यांना करवत नाही आपल्या साम्राज्याविषयी व ते टिकवून ठेवण्याविषयी मोठ्या खुशीत येऊन ते बोलत असतात पण स्वतःच्या काळांना गोड वाटणारे हे प्रलाप म्हणजे आमच्या गुलामीची अधोगतीची आणि दारिद्र्याची जाणीव करुन देणाऱ्या प्रतिकाप्रमाणे आम्हाला वाटतात याची त्यांना शुद्ध राहत नसावी म्हणून या युद्धापासून आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या असे म्हणणे होईल त्या कधीच एक नव्हत्या हो असे मला बजावून सांगावायचे आह आता ब्रिटिश सरकारच्या या घोषणेमुळे तरी आमच्यातील जे सूक्ष्म मनोबंध होते तेही तुटू गेले आहेत यामुळे आम्ही कधी काळी बरोबर चालू अशी शक्यताच या गोष्टीमुळे राहिलेली नाही या घटनेचा मला विषाद वाटला कारण ब्रिटिश साम्राज्यासकट सर्वच साम्राज्यशाह्यांचा सा, मी दुश्मन असलो तरी इंग्लंडच्या अनेक गुणांचा मी चाहता होतो आणि हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामधील सूक्ष्मस्नेहबंधन न तुटतील तर बरे असे मला वाटत असे पण हे स्नेहसंबंध स्वातंत्र्याच्या वातावरणातच टिकू शकणार हिंदुस्तानच्या कल्याणासाठी मला हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा असे वाटेही उघडच आहे पण इंग्लंडचे कल्याण व्हावे हाही त्यातला हेतू होता पण माझ्या आशा भंग पावल्या आहेत विधा आमच्यासाठी निराळे भवितव्य लिहून ठेवले आहे असं दिसते यापुढील काळात गेल्या शंभर वर्षाचे वयर कायम राहणार आणि वाढणार आहे आणि जेव्हा केव्हा ताडातूट होईल आणि ती होणारच तेव्हा ती मैत्री तुटल्यामुळे न होतं वैरविकोपाला गेल्यामुळे होईल इतके दिवस आम्ही स्वस्थ राहिलो तेव्हा यापुढेही आम्ही त्यांच्या आदेशापुढे मान तुकव अशी ब्रिटिश सरकारची कल्पना झाली असल्याच मला सांगण्यात आले आमच्या संयमाचा अर्थ आम्ही क्रियाशन्य बनलो असा करण्यात येत आह झुलूम जबरदस्तीच्या बॉम्ब फेकीच्या विमानांच्या टँक्सच्या हत्यारबंद सैनिकांच्या या दुनियेत आम्ही खरोखर किती धुबळे भासतो नाही मग अशा ध्रवांचा विचार तरी कशाला पण सशस्त्र संघ परिपूर्ण अशा जगात देखील मनुष्याचे मन राष्ट्राचे अंतकरण म्हणून काही चीज असेलच न ते क्षुद्र नाही ते दुबळे नाही तर तुच्छ लेखणी धोक्याचे ठरल्यापासून राहणार नाही आमच्यापैकी ज्यांचा ज्यांचा हिंदी राजकारणाशी घनिष्ठ संपर्क आलेला आहे त्यांना ब्रिटिश सरकारच्या उत्तराची फोड अथवा विश्लेषण करून सांगण्याचे कारण नाही त्यांनी कोणताही संदेह उरु दिलेला नाही हे कबूल केले पाहिजे परंतु इतर या उत्तराचे मर्म कदाचित उमगणार नाही त्यातील झोकदार शब्दांमुळे हिंदुस्थानला काही घबाड देऊ केले होते आणि हिंदी लोकांना अधिक राजकीय सत्ता मिळणार होती असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण होईल वाईसरायच्या कार्यकारी मंडळावर काही बिनसरकारी सभासद घेण्यात याव अशी योजना आहे हे कार्यकारी मंडळ खऱ्या अर्थाने कार्यकारी मंडळ नाही ते बऱ्याच अंशी सल्लागार मंडळासारखे आहे खरी सत्ता वाईसरायच्या हाती आहे तो कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना नेहमी विश्वासात घेतोच असे नाही हे सदस्य म्हणजे आपापल्या खात्याचे प्रमुख मांडण्यात येतात व वा ते वाईसरायला आपल्या अधिकारातील खास विषयाबाबत सल्ला मसलत देतात पण धोरण ठरते ते वाईसरायाकडून वस्तुता धोरण ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि ब्रिटिश पार्लमेंटमधील भारत मंत्र्याला तोच जबाबदार असतो हीच कायदेशीर घटनादत्त परंपरागत चौकट जो पोहतो कायम असेल तोपर्यंत कार्यकारी मंडळात कोण गेले व किती गेले याला अर्थ उरत नाही व्हाईसरायच्या अधिकारात वा त्यांच्यामुळे तुझभर फेरफार होणार नाही त्यांच्या लागवीपणामुळे व्हाईसरायच्या विचारात काय फरक पडेल तेवढाच हा विचार बाजूला ठेवला तरी कार्यकारी मंडळात चार दोन बिगर सरकारी सदस्यांची भर टाकल्याने त्यांच्या स्वरुपात काही मूलभूत फरक पडत नाही सरकार नियुक्त व अधिकारी सदस्यांची बहुसंख्या कायमच राहते त्यांच्या अंगी काही गुणविशेष असतीलही परंतु ते शंभर साम्राज्यवादी नोकरशाहीचे प्रतिनिधी असतात एवढे मात्र खरे त्यांचे अधिकार पद सर्वस्वी व्हायसराच्या अधीन असते त्याची आज्ञा त्यांना शिरसावंदी असते जनतेचे जीवन विचार व व्यवहार यापासून त्यांची सर्वस्वी फारक झालेली असते या अधिकारी वर्गाचे एक वेगळेच जग असते जुन्या जमान्यातील पोलीस राज्यव्यवस्था ठेवण्यातच त्यांची जी काही कर्तबगारी असेल ती खर्च होत असते आधुनिक जगापासून ते फार दूर आधुनिक जग समस्या त्यांना आकलन होत नाहीत इतर देशातून नष्टप्राय झालेल्या वर्गांचे हे अवशेष असून त्यांची येथूनही उजलबांगडी व्हावी असावी आणि ज्या प्रातिनिधिक हिंदी गृहस्थांची निवड कार्यकारी मंडळांसाठी करण्यात येईल ते देखील बहुत करून सर्व दरेज्या गटातून निवडले जातील त्यातील काही गट तर पूर्णपणे प्रतिगामी आहेत हिंदुस्थानातील पुरोगामी शक्तीचे मत देखील त्यांच्याद्वारा व्यक्त होणे कठीण आहे कार्यकारी मंडळात ते परस्परांना शह देऊन बसतील किंवा याहून वाईट म्हणजे परस्परांना मारकही होतील ते जनतेकडून निवडले नसणार आणि जनतेला कोणत्याही प्रकारे जबाबदारही नसणार व्हाईस त्यांची निवड व्यक्तिशहा करणार एवज राष्ट्राच्या दृष्टीन अथवा सत्ता संक्रमणाच्या दृष्टीन मुठभर हिंदी लोकांची भर पडल्यामुळे काही साधणार नाही हि स्पष्ट आह युद्ध सल्लागार मंडळ स्थापनेची आणखी एक सूचना करण्यात आलिसल्लागार मंडळ म्हणजे नाना लोकांची एक भार असून निम सरंजामदारी संस्थानांचेही प्रतिनिधी त्यात असणार आह त्यांच्या अधूनमधून बैठकी भरतील जे बोधामृत पालण्यात येईल त मुकाटपणे पितील आणि लष्कर भरतीच दलाल म्हणून ताम करीत राहील यांना अधिकार असा कोणताच असणार नाही व्यवहारदृष्ट्या अगदी निरुपयोगी व महत्वाच्या दृष्टी शून्य असं हे पोकळ मंडळ बनून राहील सध्या या दोन सूचना पुढे मांडण्यात आलेले आहेत आणि हातच्या सत्तेपैकी पाव आनादेखील आमच्या हाती देण्याचा ब्रिटिश सरकारचा विचार नाही ही गोष्ट व्हायुसरायनी संदिग्ध शब्दांत सांगून टाकल आह भारत मंत्र्यांनीवर हेही स्पष्टीकरण कलि की हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीनातील महत्वाचे घटक असा शब्द प्रयोग आम्ही जेव्हा करतो तेव्हा हिंदुस्थानातील युरोपियनांचे हितसंबंधही आम्हाला अभिप्रेत असतात एम्ब्री व व्हायसराय यांच्या डोळ्यांसमोर हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनाचे जे चित्र आहे त्यात युरोपियन संस्थानिक बडे जमीनदार जातीयवादी व इतर प्रतिगामी गट यांनीच सारी जागा अडवलेली असावी आमच्या राष्ट्रीय जीवनाच्या पटाचा ताना बाना व बाना याच समाजसूत्रांनी विणला गेलेला आहे तेव्हा रक्षण करणे आवश्यक आहे त्यांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे वो त्यांचा सिद्धांत जे तीस चाळीस कोटी लोक कष्टत असतात क्वचित उपाशी पोटही राबत असतात ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने केवळ धूळ कचरा सध्या हे असे आहे आणि युद्ध चालू असे तो पोवतो हे असेच चालू राहावायचे आमच्या मनात भावी कालाबद्दलच्या ज्या चंदेरी कल्पना आहेत ज्या स्वतंत्रतेविषयी आम्ही नित्य ऐकत आहोत ती सत्यसृष्टीत उतरण्याविषयीची सरकारी योजना पुढील प्रमाणे आहे युद्ध संपले की हिंदुस्थानातील राष्ट्रीय जीवनातील प्रातिनिधी घटक जी जमवून त्यांचे एक मंडळ बनवायचे आणि त्यांनी नवीन घटनेचा आराखडा तयार करावायचा या प्रातिनिधी घटकात एमरी व बायसरा यांच्या दृष्टीने कोणाकोणाचा समावेश होणार ते आपण पाहिलेच रत्नालंकार विभूषित राजे महाराजे चढवलेले सरदार युरोपियन कारखानदारांचे धेंडे जमीनदार तालुकदार हिंदी भांडवलदार वरिष्ठ सरकारी नोकऱ्यांचे प्रतिनिधी असा हा मोठा पोक्त त्यात चार दोन सामान्य जनही असतील हे सर्व एकत्र जमून हिंदुस्थानची घटना सिद्ध करणार मेळाव्याचे अध्यक्षपद बहुतेक खुद्द वायशऱ्याकडे असणार आणि स्वयंनिर्णयाचा अधिकार हिंदुस्तान हा अशा प्रकारे बजावणार या मंडळाचा पट मोठा उठावता दिसेल खरा ब्रिटिश साम्राज्यशाहीची जमीन आणि त्यावर काढलेल्या बेलपत्राणे प्रत्येक भांडवलदाराच्या व सरंजामदाराच्या जागी एक एक झुकेदार फुल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनात महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेल्या ब्रिटिशांच्या हितसंबंधांचे रक्षण या मंडळाकडून होईल आणि त्यांना त्यांचे न्यायते ते स्थानही मिळेल सर्वांचीच तब्येत खुश रहावी म्हणून या सर्व बनावाला वासाहातिक स्वराज्य असे गोंडस नाव दिले म्हणजे झाले पण या मंडळातसुद्धा मन मानेल तसे वागता येणार नाही याचा विसर पडता कामाने काही झाले तरी ब्रिटिशांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारवर आहे ती सरकारला हातावेगळी कशी करता येणार तेव्हा या मंडळाने काहीही ठरवले तरी हिंदुस्तांची ग्रेट ब्रिटनचा जोदीर्घकालीन संबंध आहे व त्यामुळे निर्माण झालखा ज्या जबाबदाऱ्या बादशहांच्या सरकारच्या शिरावर आलेल्या आहेत व ज्यांचा त्यांना इन्कार करणे शक्य नाही त्या पार पाडणे शक्य होत असेल तरच मंडळ अजाकार्याला मंजुरी मिळणार आमच्यासारखे जे सरकारी जगाच्या बाहेर उभे असल्यामुळे अंधारात साचपडणारे लोक आहेत त्यांना हिंदुस्तानच्या भवितव्याचे हे चित्र नापसंत वाटते पण हे आमचे दुर्दैव म्हटले पाहिजे जगभर जुनी साम्राज्य लया जात असता आणि जुनी समाजरचना कोसळून पडत असता ब्रिटिश सरकारने या संक्रमणाच्या व क्रांतीच्या कालात सुद्धा वरील प्रकारच्या योजना हिंदी लोकांसमोर मांडाव्या हे आम्हाला धारिष्ट्याचे वाटले तर ते देखील आमच्या भूषणपणाचे व अपक्कबुद्धीचे चिन्ह म्हटले पाहिजे साम्राज्यशा या करीत नसतात सत्तेला कवटाळून बसणे केवळ मूर्खपणाचेच असले तरी आपली मिठी सोडत नाहीत या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे होत्या पण आम्ही पडलो साधे साधेपोळे त्यामुळे ब्रिटिश मजूर पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्याच्या व साम्राज्यवादाच्या त्या काही पक्षांनी हिंदुस्थानपुढे ही सूचना मांडावी याचे आम्हाला आपले थोडेसे नवल वाटते पण ही सूचना नाहीचमुळे हा निर्णय आहे आणि आम्हाला तो आवडो वा न आवडो आमच्या मथेतो मारण्यात येणार आहे आणखी एक पर्याय राष्ट्रसभेने सुचवून पाहिला जनतेपैकी सज्ञान मतदारांच्या मतानी निवडलेल्या घटना समितीने राज्यघटना बनवावी असा तो पर्याय होता पण ही झाली लोकसत्ताक पद्धती तिच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समान महत्व प्राप्त झाले असते ही फारच मोठी गोम राष्ट्रसभेच्या पर्यायात होती व्हाईस राय व एमरी यांच्या नजरेसमोर हिंदी या राष्ट्रीय जीवनातले जे प्रमुख घटक होते त्याला निवडणुकीत यश मिळणे अशाने दुर्घट झाले असते ना लोकमतानुसार निवडणुकीत या घटकांना अथवा ब्रिटिश हिंदी भांडवलदारांना न्याय कसे मिळाले असते व्हॉईस आणखी असेही सांगून ठेवले आहे की ज्या शासन व्यवस्थेला हिंदुस्थानातील मोठ्या व प्रबळ अशा घटकांचा विरोध असेल तिच्याकडे देशाच्या शांततेची व सुरक्षिततेची सध्या ब्रिटिश सरकारकडे असणारी जबाबदारी सोपवण्याचा विचार आम्हाला करता येणार नाही हे सांगणे न लगे आणि अशा घटकांना बळीच अशा सरकारचा अधिकार मान्य करावयास लावण्याची कल्पनाही ब्रिटिश सरकार मान्य करू शकणार नाही फार विचार करण्याच्या लायकीचे हे विधान आहे हिंदुस्थानसाठी कोणतीही शासन व्यवस्था निर्माण केली तरी नाना प्रकारचे गट व हितसंबंध विरोधाला उभे राहतील हे उघडच आहे विविध प्रकारच्या या गटांना आणि हितसंबंधांना मान्य आणि देशातील चाळीस कोटी ही पसंत अशी एक सर्वसमत योजना करता येईल की नाही याची वानवाच आहे कोणताही शेतकी कायदा घेतला तर त्याचा जमीनदार व कोळे यांच्यातील नैसर्गिक संघर्षाशी संबंध आणि कोणताही कामगारविषयक कायदा करावास लागले तर भांडवलदार डोळे वटारतात भांडवलदारांसुद्धा ब्रिटिश भांडवलदार आणि नवोदित हिंदी भांडवलदार यांच्या झगडे आहेतच कारण इतके दिवस स्वतःला धक्का पोहोचू नये म्हणून ब्रिटिश भांडवलशाहीने हिंदी भांडवलदारांना बुद्धीपुरस्त दडपून ठेवले होते तात्पर्य असे की परस्परविरुद्ध हितसंबंधाचे वर्ग देशामध्ये दे विद्यमान असल्याने येथील राष्ट्रीय जीवनातही सर्वत्र संघर्ष आढळण्यात येत आमच्यापैकी काही जणांना वाटते की वर्गविहीन समाजरचना येथे स्थापन व्हावी आणि पुढेमागे तशी समाजरचना प्रस्थापित होईलही पण दरम्यानच्या काळात हे संघर्ष मिटवण्याच्या हिंसेव्यतिरिक्त उपलब्ध उपाय म्हणला म्हणजे लोकशाहीचाच उलट प्रचंड बहुसंख्येला इष्ट वाटणारा आर्थिक अथवा राजकीय बदल जर एखादा गट थोपवून ठेवू लागला तर राष्ट्रभंगील कदाचित यादवीही माजेल ब्रिटिश सरकारच्या योजनेचा फलिदार्थ निकतो, तो असा की यापुढे कोणतेही दुर्गामी आर्थिक वा राजकीय स्थित्यंतर होऊच नये कारण त्याला विरोधी असा एकदा तरी गट पुढे येणारच विरोधाला हिंदी गट पुढे सरला नाही तर युरोपियन गट सरेल पण विरोधकाची भूमिका पार पाडावयास तयार असलेले प्रतिगामी हिंदी गट आहेतच की याचा अर्थ असा आहे की ही स्थिती राहणार आणि त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचे आताप्रमाणेच पुढेही फावणार सद्यस्थिती यावश चंद्र दिवाकर टिकवण्याची व ब्रिटिश हितसंबंध सुरक्षित ठेवण्याची ही युक्ती आहे कोणत्याही गटावर ब्रिटिश सरकारने जबरदस्ती करावी अशी मागणी कोणी करील हे विधान तर हास्यास्पद आहे अशा प्रकारची सूचना देखील कोणी केलेली नाही पुरोगामी शक्तीची मुस्कट करू इच्छिणाऱ्या प्रतिगाम्यांनी व जातीवाद्यांनी मात्र या प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत उलट आमची मागणी आहे ती अशी की सध्या चालू असलेली सर्व प्रकारची जबरदस्ती ब्रिटिशांनी बंद करावी सरकार म्हणून त्यांनी आता येथून आपले चंबू गवाळे आटपवावे असे झाले तरच परस्परात तडजोड करून घेण्याची वृत्ती हिंदुस्थानातील विविध गटात निर्माण होईल कारण तडजोड न केली तर यादवीविना अन्य मार्ग उरणार नाही पण जो पोहतो ब्रिटिश सरकार राहील तो पोहतो ते एकाच्या विरुद्ध दुसऱ्याला खळवणार आणि आपल्या दक्षबांधवांचा घात करून देखील स्वार्थासाठी ब्रिटिशांची खुशामत करण्याची हीनमनोवृत्ती कायम राहणार एखाद्या महत्वाच्या गटाला जर कोणती राज्यव्यवस्था नापसंत असलक्ष तर ती स्वीकारण्याची सक्ती आपण त्या गटावर करणार नाही असे ब्रिटिश सरकारचे म्हणणे आह याचा क्रमप्राप्त उपसिद्धांत असा की ज्यांना राज्यव्यवस्था हविषयी वाटत त्यांच्यावर मात्र ब्रिटिश सरकार सक्ती करणार हिंदुस्थानात इतके दिवस ब्रिटिश सरकारन कोणत्या कार्य केले आह आता ती काय करीत आहा आपली पकड व प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी सर्व जनतेला प्रत्येक गटाला दडपत राणे हेच ना हिंदुस्थानातील ब्रिटिश कारखानदारी सुरक्षित राहावी म्हणून हिंदी कारखानदाराला दडपा हिंदी जनतेला दडपण्यासाठी खडी पाऊस ठेवा संस्थानी प्रजाजनानं डोक्यावर काढता येऊ नये म्हणून संस्थानिकांची तळी उचलून धरा आम्हाला सक्ती करावायचे नाही असं ब्रिटिश सरकारचे म्हणावे याचे खरोखर नवल वाटते सक्ती व्यतिरिक्त हिंदुस्थानात ते दुसरे करतायत तरी काय बरे एखादी राज्यव्यवस्था एखाद्या महत्वाच्या गटाला नकोशी वाटते हे ठरवायचे तरी कसे सर्वसामान्य मार्ग म्हटला म्हणजे त्या गटाने मतदान करावे तसेच इतरांनीही करावे म्हणजे निनिराळ्या गटांच्या भावना व कल्पना काय आहेत ते व्यक्त होते मग परस्परांना मान्य अशी तडजोड तरी करतात किंवा दुर्दैवाने तीन झाल्यास लढा होतो कोणत्याही प्रकारची प्रगती अथवा पालट होऊ द्यायचं नसेल तर त्यादृष्टीनं ब्रिटिश योजना आदर्शभूत मांडली पाहिजे येथील ब्रिटिश सुद्धा, त्या कामी हातभार लावतात सरकार तर याच्याही पुढे गिल्आ आणि कोणत्याही परिस्थितीत या हितसंबंधाचे रक्षण करण्याची जबाबदारी सोडण्यास आम्ही तयार होणार नाही असं त्यांनी बजावले आह काहीही हो? होतसंबंध राहणारच म्हणजे काहीही झाल तरी ब्रिटिशांची कारखानदारी व पड्या हिंदुस्थानच्या मानगोर बसणार पण हे जोखड दूर व्हावे हीच तर आमची इच्छा आहे ते दूर होत नाही तोपर्यंत से भयानक दारिद्र्य कमी होणार नाही प्रगती साधणार नाही आधी ते दूर केले पाहिजे बाकीचे सर्व मागहून व्हाईसराच्या निवेदनावरुन आमच्या पुढे अमिष म्हणून ठेवलेल्या वासाहाती एक स्वराज्याची आम्हाला चांगली कल्पना आलेली आहा त्याला आमच्यापैकी फारसे कोणी बळी पडेल असे वाटत नाही कोणत्याही महत्वाच्या गटावर सक्ती न करण्यासंबंधीचा जो भाग व्हॉइसल्याच्या निवेदनात आहे तो प्रामुख्याने धार्मिक अल्पसंख्याकांना उद्देशून असावा धार्मिक सक्ती असू नये याला आमची संमती आहे ब्रिटिशांनी तशाप्रकारची सक्ती करू नये हेही मान्य कोणीच तशी सक्ती करू नये पण हा सक्तीचा प्रश्न येतोच कुठे सक्तीचे नाव तरी कोणी काढले आहे कोणीतरी एखाद्या पक्षाच्या अथवा धार्मिक गटाच्या हाती सत्ता सुपूर्द करावी अशी राष्ट्रसभेची सूचना नव्हतीच याच्या यावत हिंदी जनतेसाठी तिने सत्तेची मागणी कल्ली होती हिंदी जनतेला जे इष्ट वाटति लोकसत्ताक पद्धतीने ठरवाव असे राष्ट्रसभेचे म्हणणे होते इतकेच नव्हे तर एक पाऊल पुढे टाकून सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांचे हितरक्षण व्हाव असं तिनं प्रतिपादन कलि ज्या अल्पसंख्याकाची तशी इच्छा असेल त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासंबंधी काही निर्णय घ्यावायचा झाल्यास तो बहसंख्यांकांनी स्वतःच्या बहुमताच्या जोरावर घेऊ नये यालाही राष्ट्रसभेनं संमती दिली असे निर्णय तडजोडीने मेटवावेत आणि हा मार्ग जर एखाद्या बाबतीत दुर्दैवाने अशक्य झाला तर निःपक्षपाती लवादाचा आश्रय करावा अल्पसंख्याकाच्या रक्षणासाठी याहून अधिक व्यापक व परिणामकारक पद्धती दाखवून देता येणार नाही आता लोकसत्ता पद्धतीची इतिश्री गावायची असेल आणि अल्पसंख्याकांना सर्वाधिकार बहाल करायचे असतील तर गोष्ट वेगळी हिंदुस्थानातील मुसलमानांना केवळ तांत्रिकदृष्ट्याच अल्पसंख्या म्हणता येईल त्यांची लोकसंख्या घसघशीत असून ते इतर अनेक दृष्टींनी चांगले सबळ आहेत त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर जबरदस्तीने काही लादता येईल अशी परिस्थिती नाही हिंदूवरही कसली सक्ती करता येणार नाही सांघिकदृष्ट्या या दोन जमातींचे पटले नाही तर हिंदुस्थानचे दुर्दैव म्हणावायचे मग या बनावाचे काय परिणाम होतील ते कोणी सांगावे? परंतु राजकीय व आर्थिक प्रश्नाच्या बाबतीत जनता धार्मिक गटवारीने वागत नसते हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे जनतेत गटवारी पडते ती निराया अनुरोधाने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित होतो तो हिंदू व मुसलमानाव्यतिरिक्त असणाऱ्या जमातींच्या बाबतीत पण हिंदू मुसलमान शीख अथवा ख्रिश्चन कोणीही हिंदी इसम असो त्याने आपल्या देशबांधवांविरुद्ध परकीय सत्यपाशी रक्षणाची याचना करावी ही गोष्ट मला अत्यंत विस्मयकारक वाटतं वस्तुस्थिती अशी आहे की संरक्षण मागणारे धर्म भिन्न म्हणून संरक्षण मागतच नाहीत आर्थिक हितसंबंध सुरक्षित रावे म्हणून ते संरक्षण मागत असतात हा मुद्दा अगदी स्पष्ट समजून घ्याव्या असावा जातीय प्रश्नाचे अंतस्थ स्वरुप नेहमीच आर्थिक हितरक्षणाचे असते आणि धार्मिक भावनांचा वापर केवळ वा साधन म्हणून करण्यात येत असतो ज्यांच्यापाशी सरंजाम आहेत अर्थसाधने आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या सिद्धांतराबद्दल धाकधूक वाटत असते म्हणून ते ब्रिटिश साम्राज्य सरकारच्या कच्चपी लागतात इकडे ब्रिटिश सरकारलाही स्वातंत्र्य लोकसत्ता अथवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या कोणत्याही संक्रमणाला नाट लावण्यात आणि स्वतःची मान अधिकाराच्या खोगीरातून हलून देण्यात मोठा आनंद वाटतो हिंदुस्थानातील जातीयवादाच मूल कारण व समर्थन हशा प्रकारचे आहा माग म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थानातील संसैनिकांचे वर्णन ब्रिटिशांचा पंचमस्तंभ असे करावायचे झाल्यास वर या पंचमस्तंभात जातीयवाद व त्यांच्या पुरस्कर्त्यांचा समावेश करण्यासही हरकत नाही जातीयवादी व संस्थानिक यांच परस्परांशी इतके जमत आणि त्यांचे परस्पर सहकार्य होते याचे आश्चर्य वाटावयास नको दोघांचेही उद्दिष्ट एकच आह तिजे स्वातंत्र्याचा मार्ग रोखून धनवादांची चलती कायम ठेवण अर्थातच जातीयवादांचे स्वरुप मूलतः अशा प्रकारचे असले तरी तो वाद इतक्या सजासहजी निकालात काढता येणार नाही त्यात आणखीही इतर गोष्टी आहेत जातीयवादात जो जनसमुदाय गुरफटलेला आहे त्याला आपल्या आर्थिक हित संबंधांची जपवणूक करावायची असते किंवा त्याला ब्रिटिश सत्तेविषयी आपुलकी वाटते असे नाही जनमन जातीयवादाने कसे झाले त्याचा उलगडा जर्मन जनतेवर हिटलरने आपले प्रभुत्व कसे बसवले त्याचे ज्ञान झाल्यास होऊ शकेल या दोन्ही घटनात पूर्णतः साम्य नाही पण दृष्टांत म्हणून उपयुक्त आहे मनाची पकड घेणाऱ्या घोषणांनी जनता वेळी होते आणि मग तिला निराळ्यास मार्गाकडे नेले जाते अलीकडे देशातील जातीयवादाला लागलेले वळण आ आणि नाझीवादाचा विकास यांच्यामध्ये विलक्षण साम्य दिसून येते खरे हिंदुस्थानात जातीयवादाचा प्रारंभ झाला तो नोकऱ्यांमध्ये व विधीमंडळात विशिष्ट वाटा मिळण्याच्या हेतूने आता त्याचा विकास अराष्ट्रीय लोकसत्ता विरोधी चळवळीत झाला असून दक्षाच्या फाडीची सूचना करण्यापर्यंत त्याची मजल गेलि आहे, बराच काळपर्यंत त्याला विधायक अथवा अन्य काही कार्यक्रम असा नव्हताच शिवाय शाप हिंसा ओद्धटपणा यावर जगला आमच्या सार्वजनिक जीवनाचा त्याच्या योगाने जो अधप्पात झालिला आहे त्याचे आश्चर्य वाटत ज्या स्वतंत्र मतदारसंघावर त्याची पूर्वी सहारी मदान होती त्यांच्यापासून काहीच लाभ्याश होत नाही ह्याला समजून आल उलट त्या पद्धतीमुळे अल्पसंख्याक गटाची शक्ती क्षीणज होते असा अनुभव आला मग जो वयमनस्याचा व संतेपणाचा मार्ग आतापर्यंत त्यांनी जोकायला होता त्याच मार्गाने अखेरपर्यंत जाऊन हिंदुस्थानच्या फाळणीची मागणी करणे त्यांना क्रमप्राप्तच झाले धार्मिक गटांनाच राजकीय सहती मानण्याचा जो मध्ययुगीन सिद्धांत युरोपमध्ये वाढत्या राष्ट्रवाद्याच्या लाटेत विलीन होऊन गेला होता त्याचाच हिंदुस्थानात पुरस्कार करण्यात आला क्रुसेशच्या युद्धात ख्रिस्ती विरुद्ध इस्लामी अशी जी भावना होती तीस हिंदुस्थानात एकाएकी प्रकट झाली जणू कित्येक शतके आम्ही एकदम मागे गेलो या अद्भुत पिछ्या हाटीमुळे कोणाचे नफा नुकसान झाले असेल ते असो ब्रिटिश साम्राज्यवादाचा सा लाभ झाला इतके मात्र खरे पाश्चात्य देशांप्रमाणे प्राचीन व मध्ययुगीन हिंदुस्थानात या सिद्धांताने मूळ धरलेले दिसत नाही इतर धर्माचे येथे स्वागत झालेले आहे त्यांना वस्तीला जागा देण्यात आलेली आहे पहिल्या शतकात सुरुवातीचे ख्रिश्चन आले आणि त्यांना आश्रय मिळाला जूनना घरठाण दिले मुसलमानांचे स्वागत झाले व त्यांच्या धर्मप्रचाराला देखील वाव मिळाला पारशी आले त्यांना समाविष्ट करून घेतले उत्तरकालीन मुसलमानी राज्यकर्त्यांना हिंदू मुसलमान व इतर पंथ यांचे एक राष्ट्र निर्माण करण्याची मनीषा बाळगली थोर अकबरने या नवराष्ट्राचा पाया घातला अपरिचित संस्कृतींचा मिलाप करून एक सामान्य संस्कृती क्रमशः घडवण्यात आली उत्तर हिंदुस्थानात तिचा प्रसारही झाला आता अकबरच्या पूर्वीच्या जमान्यात पुनश्च दाखल व्हाव इतिहासाचा ओग उलटवावा आम्ही मध्ययुगीन बनावे, म्हणून आम्हाला सांगण्यात येत आह राष्ट्रवाद लुप्त होऊन सार्व राष्ट्रीय वाद उदयास येत असता राष्ट्रवादाहून देखील संकुचित असा एक पंत उपस्थित करण्यात येत आहा आणि ब्रिटिशांनी त्याचा पुरस्कार चालवला आह एका संयुक्त राष्ट्राच्या ध्याकड सार जग चाचपटत असता हिंदुस्थानची शक्लय पाडण्याच्या योजना पुढे मांडल्या जात आह तुर्कस्तान इजिप्त इराण सिरिया पर्शिया इत्यादी मुसलमानी राष्ट्रांनी हमध्ययुगीन सिद्धांत किव्हाच घरून दिली आह ती राष्ट्रअत्यंत्रवादी आहेत। स्वतःच्या पुराण संस्कृतीचा त्यांना अभिमान वाटतो त्यापैकी काही राष्ट्र स्फूर्ती प्राप्त करून घ्यासाठी आपल्या इस्लामपूर्व संस्कृतीकड़िल बुद्धीपुरस्त धाव घेत आह चिनी आपल्या चिनी संस्कृतीविषयी अभिमान वाटतो तिचत करण्यासाठी तडण्यास तयार होतात हाच इतिहासाचा क्रम आहे खरे बोलायचे तर राष्ट्रवादाचा हा ऐतिहासिक कालखंड देखील संपत असून आज जगात जे भव्य मनवंतर सुरु आहे ते एका अभिनवयुगाचा प्रारंभ करीत आहराष्ट्रीय स्वातंत्र्य व न्यायतर अर्थव्यवहार यांनी युक्त अशा संयुक्त राष्ट्रांचे युग त्यात परंपरागत अधिकार व आर्थिक स्वामीत्व यांना थारा नाही हेच हिंदुस्थानचे उद्दिष्ट आहे एकात्म स्वतंत्र लोकसत्ताक आणि इतर स्वतंत्र राष्ट्रांशी जागतिक संयुक्त राष्ट्र राष्ट्रव्यवस्थेत निगडीत झालेला देश स्वतंत्र आम्हाला हवे आहे पण ते जुन्या धर्तीचे संकुचित एकलकोंडे स्वातंत्र्य नको परस्परांचे वैर करणाऱ्या वेगवेगळ्या राष्ट्रांचा काल संपलेला आहे असे आमचे ठाम मत आहे आम्हाला स्वातंत्र्य हव वासाहतिक अथवा दुसरे कसलेही स्वराज्य आम्हाला नको वासाहतिक स्वराज्य ही गतकालातील चीत झाली इतप्पर तिला ही गोष्ट प्रत्येक समजोतदार माणसाला कळून झुकलेली आहे या महायुद्धानंतर तिचे अस्तित्व टिकून राणे अशक्य आहे मग युद्धाचा निकाल कसाही लागू पण ती टिको टिको आम्हाला तिचे दर्शन देखील नको आहे आमच्यावर ज्यांनी सत्ता गाजवली व आम्हाला पिळून काढले त्या राष्ट्रांच्या गटांशी स्वतःला झकडून घेण्यास आम्ही राजी नाही जेथे काही प्रदेशात आम्हाला गुलाम म्हणून वागवतात आणि जेथे वंश उथू जात आहे त्या साम्राज्याचे घटक म्हणून राहण्याची आमची तयारी नाही लंडनच्या पेड्यांच्या हाती आमच्या आर्थिक व्यवहारांचे लगाव आहेत ते आम्हाला सोडावयाचे आहेत आम्हाला निवडक स्वातंत्र्य हवे बिनशर्त व निरपवाद स्वतंत्र हवे शर्ती अथवा अपवाद राहिलेच तर ते जागतिक राष्ट्रसंघात अथवा नूतन जागतिक व्यवस्थेत प्रविष्ट होण्याकरता आवश्यक व इतर राष्ट्रांप्रमाणेच आम्ही स्वकुशीने मान्य केलेले असेच असतील अशा प्रकारची नवीन व्यवस्था निर्माण झाली तरी चीन ब्रम्हदेश सिलोन अफगाणिस्तान इराण या राष्ट्रांशी संबंध जोडून आमी आमचा संघ स्थापन करू धोळक पत्करावयास व संकटांशी झुंजावयास आम्ही सिद्धा हो. ब्रिटिश सैन्य व आरमार यांचे नावधारी सुरक्षण आमलं नको आहे आमचे आम्ही पाहून घेऊ गतकालाची साक्ष या निर्णयाला अनुकूल न पडती तरीही वर्तमानकालातल्या अनुभवावरून याच निर्णयाला येण्यावासून गत्यांतर नव्हत कारण युद्ध पेल असता व संकटदाराशी असता ब्रिटिश साम्राज्यशाहीची आमच्या राष्ट्रांशी जी वागणूक आहे त्यात पालट झालेला नाही या कृपा प्रसादाची जे अपेक्षा ठेवतात ते तिच्याच मार्गाने जाऊत आम्ही आमच्या मार्गाने जाऊ आता त्यांचे व आमचे मार्ग वेग वेगवेगळे झाले आहेत अलाहाबाद दहा ऑगस्ट एकोणीसशे चाळीस जवाहरलाल नेहरू समाप्त